वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग सदोतीसा राक्षस राजाचे ते बोलणे ऐकून बोलण्याची कला जाणणारा महा तेजस्वी मारीच राक्षस राजाला म्हणाला रा। राजन नित्य प्रिय वाटावे असे बोलणारे पुरुष सहज मिळतात पण अप्रिय असे पथ्यकर बोलणारा आणि त्याचे चीज करणारा मिळणे कठीण असते महान वीर गुणाने श्रेष्ठ आणि महेंद्र आणि वरुण यांच्यासारखी शक्ती असणाऱ्या रामाला तू आपले हेर नेमलेले नसल्यामुळे आणि स्वतः विचारी असल्यामुळे ओळखत नाहीस हेच करे तुझ्या या करणीने काय सर्व राक्षसांचे कल्याण होणार आहे राम अत्यंत क्रुध्द होऊन सर्व राक्षसांना या रोगातून नष्ट नाही करणार ही जनक कन्या तुझ्या जीविताचा अंत करण्याकरता तर उत्पन्न झाली नाही ना सीतेच्या निमित्तानेच फार मोठी आपत्ती तर भविष्यात ठेवली नाही ना तुझ्यासारखा मनाले तसे वागणारा निरंकुश राजा मिळाल्यामुळे तुझ्यासह आणि राक्षसांसह सा लंकापुरी नष्ट तर तुझ्यासारखा स्वेच्छेने वागणारा दुश्चिल पापाची भुरळ पडलेला राजा असेल तर असा दुर्बुद्धी असलेला राजा स्वतःचा स्वजनांचा लोकांचा नाश करतो रामाला त्याच्या पित्याने टाकून दिलेलं नाही त्याने कोणत्याही प्रकारे मर्यादा सोडलेली नाही नाही दुश्चिल नाही, आणि क्षत्रिय कुलकर्क नाही तो कौशल्यचा आनंद वाढवणारा पुत्र धर्म गुणाने वागताना रागीत नाही तो सर्व भूतांचे हित करण्यात आनंद मानणार आहे पैकीने सत्यवादी पित्याला फसवल्या तर त्या पित्याचे सत्यवचन मी पूर्ण करीन असे म्हणून तो धर्मात्मा त्या करताना निघून गेला कैकैते आणि पित्या दशरथाचे प्रिय करण्याची इच्छा धरून त्याने राज्याने भोग टाकून दिले आणि तो दंडकवनात शिरला बाबा रे राम निर्दय नाही अविद्वान नाही अजितेंद्र नाही खोटे तर त्याला माहीतही नाही तू असे काही बोलू नयेस राम साक्षात धर्म आहे सज्जन सत्याचरणी आहे देवांचा जसा इंद्र तसा तो सर्व लोकांचा राज आहे वैदहीच वैद्यकीचे तो आपल्या तेजाने रक्षण करीत असता तिचे सूर्यापासून त्याची प्रभा हरण करावीत असे बळजोरीने तू हरण करण्याची इच्छा का बरे करतोस शर ह्याच ज्याच्या ज्वाला आणि धनुष्य आणि खडग हेच रणाज्याचे इंधन आहे अशा दुर्दश रामरुपी अग्नित अविचारीपणाने तू उडी घेऊ नये धनुष्याने झमगणारे खडग घेतलेल्या बाणरुपी ज्वालांच्या हाती धनुष्य बाण घेतलेल्या शत्रुसेनेचा उग्रपणे निपात करणाऱ्या रा। रामरूपी अंतकावर चालून जाण्याचे धाडस बापा तू उताळपणे आपले राज्य सुख जीवित आणि स्वतःचे हित टाकून देऊन करू नयेस जनक कन्या ज्याची आहे त्याचे तेज मोस्ता मोजता मापता येण्यासारखी नाही ती रामाच्या धनुष्याच्या भक्ती करणारी भारी आहे त्या तेजस्वी रामाची प्रिया मैथिली तिच्या आक्रमण करणे अशक्य आहे ती सुंदर सीता पेडलेल्या अग्नीच्या ज्वालेसारखी आहे राक्षस राज हा व्यर्थ खटाटो कशासाठी तुला जर त्यांनी रणात पाहिले तर तुझे जीवित संप्रेस समज जीवित दुःख सुख अत्यंत दुर्लभ राज्य हे सारे लक्षात घेऊन सर्व अस्मिक सचिवांशी सल्ला मसलत करावी गुणदोषांचे बलाबल ताडून पाळून काय ते ठरवावे बल का आणि आपले बळ काय रागवाचे बळ काय हे बरोबर जाणून मग आपले हित कशात आहे त्याचा निश्चय करून जे योग्य ते तू करावीस मला तर वाटते की कोशल राजपुत्राशी रणात तुझा सामना होणे योग्य होणार नाही उत्तम योग्य युक्तियुक्त युक्त असे आणखी एक मी तुला सांगतो ते अरण्यकांडाचा सदतीसावासर्ग